वाल्मिकी रामायण किशकिंदाकांड सदुसष्ट होऊन महाबलवान हनुमंताचे ते जय जयकार करू लागले त्याची स्तुती करू लागले तीन पावले टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या नारायणाकडे ना राहणाऱ्या लोकांप्रमाणे ते वानर आजूबाजूने त्याच्याकडे हर्षभरित होऊन विस्मयाने पाहू लागले त्याचे स्तुती होत असताना तो महाबलवान व हनुमान वाढत चालला हर्षाने आपली शेपटी जोरजोराने हलवीत तो बळ मिळवित चालला वृद्ध वानश्रेष्ठ त्याची स्तुती करीत होते तेजाने भरत चाललेल्या हनुमंताचे रूप उत्कृष्ट होते पर्वतातील गुहा उघडी होताच सिंह जसा आपले अंग विस्तारतो तसा तो वायूचा औरसपुत्र यावेळी आपले अंग विस्तारित होता तो धीमान आपले अंग वाढवित असता त्याचे प्रकाशासारखे दैलिप्यमान मुख्य होते अग्निप्रमाणे हर्षाने त्याने त्याचे रोमांचे वृद्ध वानरांना वंदन करून हनुमान म्हणाला अग्नीचा मित्र अनिल पर्वताची शिखरे फोडणारा बलवान अद्वितीय आकाशात फिरणारा वायू त्या अत्यंत वेगवान वेगवा वेगाने जाणाऱ्या महात्म्या वायूचा औरस होतो उडून जाण्या त्याच्यासारखाच आहे विस्तीर्ण गगनचुंबी अशा मेहरू पर्वताला हजार वेळा विना अडथळा प्रदक्षिणा करण्याची शक्ती बाहूंच्या सागराला उसळवून त्याने पर्वत नद्या सरोवरासह या लोकाना पुरात मी बुडवू शकेल माझ्या मांड्याच्या वेगाने वरुणाचे वस्तीस्थान असलेला हा समुद्र त्याच्यात त्या मोठ मोठमोठ्या उसळेल पक्षी ज्याचे सेवक तो सर्व भक्ष आकाशात उडत असताना हजार वेळा त्याच्या होती फिरण्याची माझी शक्ती आहे किंवा उदयाच उदयाला न गेलेल्या येऊन भूमीला स्पर्श न करता वानश्रेष्ठ होऊन प्रचंडशा महान वेगाने पुन्हा मी जाऊ शकतो आकाशात फिरणाऱ्या सर्व नक्षत्रांच्या पलीकडे जाण्याची माझी शक्ती आहे सागरांचे मी शोषण करू शकतो पृथ्वी फाडू शकतो वानरानो उडत असताना पर्वतांचे मी चूर्ण करू शकतो मांड्यांच्या वेगाने उडत जात असताना मी महासागराचे हरण करू शकेन लतांची आणि वृक्षांची विविध फुले मी मार्गाने मार्गा मार्गा आकाश मार्गाने उडून चाललो असता या क्षणी माझ्या मागोमागे येतील घोर आकाशात फिरत असताना तसेच उडत वर जात असताना माझा मार्ग आकाशात स्वातीच्या मार्गासारखा म्हणजे आकाशगंगेसारखा शोभेल वानरानो त्याच क्षण मी परत खाली येत असताना सर्व प्राण्यांना दिसेल वानरानो महामेरू सारख्या प्रचंड स्वरूपात तुम्ही मला पाहाल आकाशाला गवसणी घालून आकाश गिळून टाकत असल्याप्रमाणे पर्वतांना हलवून सोडेन स्थिरपणे उडत असताना सागराचं शोषण करू शकेन गरुडाची माझी किंवा वायूची शक्ती एक आहे त्या पक्षीराजाखेरीज किंवा महाबलवान वायूखेरीज मी उडत असताना माझ्या राहण्याची शक्ती असलेला कोणीही प्राणी मला दिसत नाही मेघातून वीज एकदम उठावी तसा मी एकदम एका निमिषात आकाशाच्या अंतराळात उडून जाऊ शकतो मी सागरावरून उडत जात असताना माझे रूप तीन पावले टाकले तीन पावले टाकताना त्या खेळी विष्णूचे जसे होते तसे शोभेल बुद्धीने मी पाहत आहे आणि माझे मनोव्यापारी असे सांगतात की मी वैदेहीला पाहू शकेन वानरानो आनंद करा वेगाने वायूप्रमाणे आणि गरुडाप्रमाणे असणारा मी दशसहस्त्र योजन तरी जाऊ शकेन असे मला वाटते हाती वज्र असलेल्या इंद्राच्या किंवा स्वयंभू ब्रह्मदेवाच्या हातातून पराक्रमाने अमृतही मी आण किंवा लंका मी उडवून लावीन असेही मला वाटले अतिविलक्षणप्रभ असणारा तो वानश्रेष्ठ अशी गर्जना करीत असताना हर्षोत्नर तेथे चकित होऊन पाहतच राहिले वानर, वानर, वानर जातीचा शोक नाहीसा करणारे त्याचं हे भाषण ऐकून अत्यंत आनंदित झालेला वानश्रेष्ठ जांभवान म्हणाला केसरीच्या वीरपुत्रा वेगवान वायुपुत्रा वानर जातीच्या महान शोक बाबारे तू नष्ट केलास तुझे कल्याण मनापासून इच्छिणारे वानर मुख्य येथे एकत्र झाले हे तू सिद्धीसाठी ते शांत मनाने मंगल विधी करतील ऋषींच्या कृपा प्रसादाने वडीलधाऱ्या वानरांच्या आशीर्वादाने गुरूंच्या कृपेने तू या महासागरावरून उडून जा तू येशील तोवर आम्ही एका पायावर उभे राहून तुझी वाट पाहू तुझ्या या सर्व सर्व वानरांची जीवन येणार आहेत तेव्हा तो वानर महावीर त्या म्हणाला उडून जाताना पर्वताची ही स्थिर आणि महान शिखरे या शिखरावर नाना वृक्षांची दाटी आहे नाना धातुमय मातीने ती शोभणारी पण त्यातून मी वेगाने निघून जाईल ही महान शिखरेच मी येथून शंभर योजन उडून जात असता माझा वेग सहन करू शकते मग तो मारुत म्हटलेला वायुपुत्र शत्रार फुलांनी तो डबरलेला गवत खात होते फुललेल्या वेळी त्याच्यावर खूप पडलेल्या होत्या वृक्ष नित्य फळाफुला भरलेले होते त्याच्यावर सिंह वाघ आणि माजलेले हत्ती राहत होते मत्त झालेल्या पक्ष्यांच्या थव्यांचे निनाद ऐकू येत होते अनेक निर्झर वाहत होते अशा त्या महेंद्र पर्वताच्या मोठ्या शिखरावर उंच जाऊन तो महाबलवान महेराक्रमीरू लागला त्या महात्म्याने आपल्या बाहूने त्या महापर्वताला आवडले तेव्हा सिंहाने प्रहार केलेल्या महान मत्त हत्तीप्रमाणे तो पर्वत किंचाळला हरिण आणि हत्ती भयभीत झाले मोठमोठे वृक्ष हलू लागले शिळांचे ढीग इतस्ता विखोरले आणि पाण्याचे फवारे तो पर्वत टाकू लागला आणि मैथु पक्ष महान शिखरांचा पर्वत सोडला मोट सर्व दडून बसले त्या महागिरीवरून कडे शिळा इत्यादी ढासवू लागल्या फुसकारे सोडणाऱ्या अर्धवर बाहेर पडलेल्या सर्पामुळे तो पर्वत त्यावेळी पताका लावल्याप्रमाणे दिसू लागला भीतीमुळे गडबडून जाऊन ऋषीने तो पर्वत सोडायला सुरुवात केली जण जाताना व्यापाऱ्यांच्या तांड्यातून सुटलेला एकाकी प्रवासी असावा तशी त्या पर्वताची दुरावस्था झाली वेगावरच ज्याचे मन एकाग्र केले आहे असा तो शत्रुहता महानुभाव वेगवान वानश्रेष्ठ मन समतोल आणि निश्चयी ठेवून मनानेच लंकेला गेला किशकिंदा खांडाचा सदुसष्टावा सर्ग समाप्तो